हत्ती आणि कुत्र्याची मैत्री खूप पूर्वीची गोष्ट आहे काशीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करत असे त्याच्याकडे एक हत्ती होता माहुत त्या हत्तीची प्रेमानं देखभाल करीत असे माहूत रोज सकाळी हत्तीला अंघोश घाली आणि मग त्याला खायला देई माहूताचा कुत्रा पण रोज तिथे येत असे हत्ती आणि कुत्रा रोज एकत्रच जेवायचे थोड्याच दिवसात हत्ती आणि कुत्र्याची छान दोस्ती जमली हत्ती नेहमी कुत्र्याची वाट पायचा, कुत्रा आला नाही तर हत्ती काही खायचा नाही कुत्रा पण हत्तीशी खूप खेळायचा त्याच्या सोंडेवर चढून झोके घ्यायचा एक दिवस माहुताला पैशाची फार गरज होती म्हणून त्यानं आपला कुत्रा विकून टाकला कुत्र्याला खूप वाईट वाटला पण तो बिचारा काय करणार मुकाटानं आपल्या नव्या घरी निघून गेला आपला मित्र दिसत नाही म्हणून हत्तीला फार उदास वाटू लागलं त्यानं खाणं पिणं सोडून दिलं आंघोळीलाही जाईना दिवसभर नुसताच बसून राहू लागला हत्ती काही खातपीत नसल्याची बातमी राजापर्यंत पोचली राजानं हत्तीची विचारपूस करायला आपल्या एका मंत्र्याला पाठवले हत्तीजवळ जाऊन मंत्र्यानं त्याची तपासणी केली हत्तीला काहीच आजार नव्हता मंत्र्यानं विचार केला की याला नक्कीच कसली तरी काळजी लागली असणार मंत्र्यानं आसपासच्या ही चौकशी केली लोकांनी सांगितलं की कुत्रा निघून गेल्यापासून त्या दुःखानंच हत्ती उदास आहे कुत्रा गेला त्या दिवसापासूनच त्यानं खाणं पिणं सोडले आहे ही गोष्ट मंत्र्यांनी राजाला सांगितली राजानं लगेच ढोल वाजून दवंडी पिटवली की ज्याच्याकडे माहुताचा कुत्रा असेल त्यानं त्याला लगेच सोडून द्यावं ज्यानं माहुताकडून कुत्रा विकत घेतला होता त्यानं पण ही दवंडी ऐकली मग काय राजाची आज्ञा ऐकल्याबरोबर त्यानं कुत्र्याला बांधलेली दोरी कापून टाकली कुत्रा उड्या मारत धावत पळत हत्तीकडे गेला दोन्ही मित्र एकमेकांना पाहून अगदी खुश झाले हत्तीनं आपल्या सोंडेनं कुत्र्याला उचललं आणि आपल्या डोक्यावरच बसवलं त्याच्या डोळ्यातून आनंदानं अश्रू वाहू लागले माहूत पळत पळत जाऊन हत्तीसाठी खाणा घेऊन आला हत्तीनं पहिल्यांदा कुत्र्याला भरवलं आणि मगच आपण खाल्लं